पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक उद्या पाटील अध्याय दवा एकतीस एक सोमप्रभात श्री भगवान म्हणाले हे अर्जुना इथे परत एकदा मी तुला भक्तीचा कल्याणार्थ काही सांगेन ते ऐक देवांना अथवा महर्षींनाही माझ्या उत्पत्तीबद्दलची माहिती नाही याचे कारण अगदी साधे आहे मी अनादी व अजन्मा आहे आणि देवी देवता आणि ऋषीमुनींसह या संपूर्ण विश्वाचा मी निर्माता आहे जे ज्ञानी मला अनादी व अजन्मा म्हणून ओळखतात त्यांच्यामधे पापवृत्ती राहूच शकत नाही पापवृत्तीचे मूळ स्वतःविषयीचे अज्ञान आहे ज्याप्रमाणे सर्वजीव माझ्यापासून उत्पन्न झालेले असतात त्याचप्रमाणे त्यांची विविध स्वभाव वैशिष्ट्येही मी त्यांना दिलेली असतात उदाहरणार्थ क्षमा सत्य सुख आणि दुःख जन्म आणि मृत्यू भीती आणि निर्भयता हे सर्व माझेच आविष्कार आहेत हे माहिती असणाऱ्यांचा अहंकार गळून पडतो व ते सहजपणे समजोल रुती धारण करू शकतात त्यांचे अंतःकरण माझ्यावर केंद्रीत झालेले असते ते आपले सर्वस्व मला अर्पण करतात त्यांच्या संभाषणाचा विषय मी एकटाच असतो ते सतत माझे स्तवन करत सुखाळात आणि समाधानात राहतात त्यांच्या जाणीवेच्या विषय सतत मीच असतो अशा या माझ्या प्रिय भक्तांना मी, मी समजूदार्पणाची शक्ती देतो व त्या शक्तीच्या साह्याने ते, ते मजपर्यंत पोहोचतात त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची स्तुती करत अर्जुन म्हणाला तूच सर्वोच्च ब्रह्मा आहेस परमधाम आहेस आणि सर्वश्रेष्ठ परमेश्वरही है आहेस तूच सांगितले आहेस की मुनी तुझी भक्ती सर्वश्रेष्ठ देवता म्हणून करतात तू अजन्म आहेस तू सर्वव्यापी आहेस हे देवा तुझे खरे स्वरूप कोणालाही माहीत नाही ते केवळ तुला स्वतःलाही माहीत आहे त्यामुळे आता तू मला तुझ्या त्या भव्य स्वरूपासंबंधी सविस्तर सांगून ध्यानाद्वारे तुला कसे ओळखायचे तेही समजून सांग श्री भगवान म्हणाले माझ्या दैवी आविष्काराला मर्यादा नाही परंतु त्यातील काही प्रमुख वैशिष्ट्याबद्दल मी आता तुला सांगेन सर्व जीवांमध्ये राहणारा मी आत्मा आहे आणि त्या जीवांची सुरुवात मध्य आणि शेवटही मीच आहे आदित्यामधील मी विष्णू आहे उज्ज्वल वस्तूंमधील मी सूर्य आहे मारुतांमधे मी मरीची आहे नक्षत्रांमधील मी चंद्र आहे वेदांमधील मी सामवेद आहे देवतांमधील मी इंद्र आहे ज्ञानेंद्रियामधे मी मन आहे प्राणीमात्रांचे मी चैतन्य आहे वृद्धामध्ये मी शंकर आहे यक्ष आणि राक्षसांमध्ये मी कुबेर आहे दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे जनावरांमध्ये मी सिंह आहे पक्षांमध्ये मी गरुड आहे एवढेच नाही तर छळ करणाऱ्यांमध्ये धुरतही मीच आहे या जगात जे काही बरे वाईट घडते ते सर्व माझ्या परवानगीमुळेच घडत असते या गोष्टीची जाणीव सोडून लोकांनी आपला अहंका टाकून दिला पाहिजे मीच बऱ्या वाईटाचे फळ देणारा असल्यामुळे लोकांनी वाईटापासून दूर राहिले पाहिजे हे अर्जुना तू लक्षात घे की माझ्या लहानशा अंशावर हे जग टिकलेले आहे